श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध स्वर्ग सोळावा श्री वसिष्ठ म्हणाले त्यानंतर मी त्या रुजुंडाच्या पुढे आकाशातून पर्वत्रावर नक्षत्र जसे पडते तसा दिप्तिमान शरीराने पडलो त्यामुळे भूकंप झाला असता सागर जसा क्षुद्ध होतो त्याप्रमाणे त्यांची सभा क्षुद्ध झाली हो माझ्या पडण्यामुळे उत्पन्न झालेला जो मंद वायू त्याने ते वायसांचे सभागृह नील कमलानी भरलेल्या सरोवराप्रमाणे क्षुब्ध झाले एकावरून लहानसा ढग जसा उठावा त्याप्रमाणे तो पानांच्या झुपक्यातून उठला आणि मधुर आवाजात हे मुने तुझे स्वागत असो असे त्याने म्हटले जसा मेघ थंड पाणी देतो त्याप्रमाणे लागलीच त्याने केवळ संकल्पानेच उत्पन्न झालेल्या हाताने मला पुष्पांजली अर्पण केली आणि हे आसन असे म्हणून नृत्यांकडून आसन न आणाविता स्वतच त्या काकराजाने कल्पतरूचे नवे पान आणून दिले त्यावर मुनी बसला आहे असे जाणून आपणही बसावे अशा आशयाने भूषंड उठताच आपण कांती हेच ज्याचे पसरणारे पंख आहेत असे उठून उभे राहिलेले पक्षी आपापल्या आसनांकडे पाहू लागले असता त्यानंतर ज्याच्या सभोवार पक्षी समूह आहे अशा भुशुंडा भुषुंडासहवर्तमान मी त्या कल्पतर, कल्पतरु कल्पतरुसमूहावरील आसनावर बसलो मला अर्धपादादी देऊन भूषुंड संतुष्टचित्त झाला आणि तो महा पक्षी प्रेमाने मला मधुरवचन बोलला श्री भूषुंड म्हणाले खरोखर फार दिवसांनी आपण आम्हावर ही कृपा केले आपण आम्हा भाग्यवान पक्षावर जणू काय दर्शनामृताचा वर्षाव केला मुने फार दिवसांनी माझ्या संचेत पुण्यानेच प्रेरणा केल्यावरून सर्व मान्यवरातील मान्य अशा तू आज कुठून आगमन केलेस या महामोहामध्ये चिरकाल विहार करणाऱ्या तुझ्या पवित्र चित्तात समता अखंडितच राहिली आहे ना आज येथे येण्यासाठी जो क्लेश झाला त्याने शरीराला कष्ट का दिलेस आपले आशावचन श्रवण करण्याविषयी उत्कंठित झालेल्या आम्हाला आज्ञा करण्यास तू समर्थ आहेस तुझ्या या आगमन पुण्याने तू आम्हाला नियुक्त केले आहेस हे म्हणे तुझ्या चरणदर्शनानेच मी सर्व जाणलेले आहे इंद्रसभेत झालेल्या चिरंजीवी लोकांच्या चर्चेमुळेच आमची तुला आठवण झाली आणि त्यामुळे तू आपल्या पायांनी हे स्थान व हा जन यास पावन केले आहेस याप्रमाणे मी तुझ्या आगमनाचे कारण जरी जाणले आहे तरी मी ते तुला विचारतो <coughs> कारण आपल्या वाक्यामृताचा स्वाद घेण्याची इच्छा मनात विकास पावते आहे त्याप्रमाणे तो चिरंजीवी शुद्ध त्रिकालज्ञानी पक्षी भुषंड मला म्हणाला तेव्हा मी त्याला असे म्हणालो श्री वसिष्ठाने विचारले हे महाराज पक्षी श्रेष्ठा तू अगदी खरे मी आज तुला चिरंजीवी आलो आहे मोठी तू है, कि शीतला है।, है।, है। त्या या भेंकर संसार पड़ला नहीं मेरा शंका आज को अपना ज्ञेय ब्रह्म कसे ज्ञात साधु तुझे आयुष्य वय किती आहे मागील काही वृत्तांत तुला आठवतो का तुझे दीर्घदर्शी महात्म्याला राहण्यासाठी हे स्थान कोणी दिले श्री भूषंड म्हणाले हे मुने तुझे जे विचारित आहेस त्या सर्वांचे मी वर्णन करतो आपणासारख्या महात्म्याने मोठ्या यत्नाने चित्ताला उद्विग्न न होऊ देता कथा ऐकावी त्रिभुवनाच्या ईश्वरांनाही पूज्य असलेले तुमच्यासारखे उत्तम बुद्धीचे पुरुष ज्या वृत्तांताला ऐकताच तो वृत्तांत सांगितल्याने वृष्टी छाया वन इत्यादी मेघजन्य वैभवाने सूर्याचा ताप जसा दूर होतो त्याप्रमाणे वक्ते व श्रोते यांचेही पाप विनाश पावते श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधे षोडश सर्ग श्रीराम